टिटवी रागावली एक दिवस टिटवी बोराच्या जारावर बोरखात बसली होती आणि अचानक तिच्या गळ्यात एक काटा अडकला तिला काटाचा फार त्रास होऊ लागला मग ती गेली न्हाव्याकडे आणि म्हणाली नावी दादा नावी दादा मला काटा लागलाय आणि तो फार दुखतो तो जरा काढून द्या ना न्हावी म्हणाला अरे जा मी राजाचा न्हावी आहे मी तुझा काटा कशाला काढू टिटवीचे डोहे रागानं लाल लाल झाले असे काय मी तुला आता था चांगलाच तारा शिकवते मग टिटवी गेली राजाकडे आणि म्हणाली महाराज टिटवी मोठ्या अडचणीत आहे तुमचा नावी माझे काम करत नाही त्याला शिक्षा करा छोट्याशा टिटवीचे बोलणं ऐकून राजा हसायला लागला आणि हसतच राहिला टिटवीत चिडली आणि तिथून निघून उंदराकडे गेली उंदीर मामा उंदीर मामा टिटवी मोठा अडचणीत आहे नावी माझे काम करत नाही राजा त्याला शिक्षाही देत नाही राजा झोपायला गेला की तू त्याच्या पोटाचा चावागे. घे नाक वर मुरडून म्हणाला मी नाही करणार हे काम रागातच टिटवी मांजरीकडे गेली आणि म्हणाली मनीमावशी मनीमावशी टिटवी मोठा अडचणीत आहे उंदीर राजाचा चावा घेत नाही तू उंदराला पकडून खाऊन टाक मांजरी म्हणाली मला आता खूप झोप आलीय आता का काही मी उंदराला पकडायला जाणार नाही भुर्रकन करून टिटवी उडाली ती गेली छडीकडे आणि तिला म्हणाली छडी छडी टिटवी मोठ्या अडचणीत आहे मनीमावशी उंदराला खात नाही चल आणि त्या आळशी मांजरीला चांगला मार दे छडी म्हणाली मी मांजरीला उगीच का मारू तिनं मला तर काहीच त्रास दिला नाही बिचारी टिटवी मग ती गेली आगीकडे तिला म्हणाली ज्वालाताई ज्वालाताई टिटवी मोठ्या अडचणीत छडी मांजरीला मारत नाही तू तिला जाळून टाक आग म्हणाली आज मी खूप सारे जायले मी आता फार दमले ग मला नाही जमणार टिटवी आणखीच रागावली मग ती गेली नदीकडे आणि तिला म्हणाली नदीमाई नदीमाई आग काठीला जाळायला तयार नाही म्हणून तू आग कायमची विजून टाक पण नदीनं काही उत्तरच दिले नाही आणि नेहमीप्रमाणच वाहत राहिली टिटवी हत्तीकडे गेली आणि म्हणाली शक्तिशाली दजराज टिटवी मोठ्या अडचणीत आहे नदी आग विजवायला तयार नाही तू नदीचे सगळे पाणी पिऊन टाक हत्ती म्हणाला इतके सगळे पाणी प्यायलो तर माझे पोट फुटूनच जाईल शेवटी निराश होऊन टिटवी डासांकडे गेली आणि म्हणाली डासभाऊ डासबाऊ टिटवी मोठ्या अडचणीत आहे हत्ती नदीचे पाणी पीत नाही जा आणि त्यांना अंगभर चावून या डास लगेच तयार झाले सगळे डास एकवटून जमले आणि हत्तीला घाबरवले मी नदीचे सगळे पाणी पितो हत्ती म्हणाला मी आग विझवते नदी म्हणाली मी छडीला जांदरून टाकीन आग म्हणाली मी मांजरीला मार देते छडी म्हणाली मी उंदराला खाते मनी मनीमावशी म्हणाली मी राजाला चावतो उंदीर म्हणाला मी नाव्याला शिक्षा करतो राजा म्हणाला घाईघाईनं नाव्यान काटा काढला आणि टिटवीला बरं लागले